स्कंद बारावा अध्याय पाचवा गायत्री स्तोत्र नारद म्हणाले हे सर्वेशा आता गायत्रीचे स्तोत्र सांगा श्री नारायण म्हणाले हे आदिशक्ती जगन्माते तू भक्तावर अनुग्रह करणारी आहेस व्यापक आणि अनंत आहेस हे श्री संधे तुला नमस्कार असो तू संध्याच गायत्री सावित्री सरस्वती ब्राह्मणी वैष्णवी रौद्री रक्ता श्वेता कृष्ण आहेस प्रातकाली अल्पवयस्क मध्यान तरुणी सायंकाली वृद्धा अशा तुझे भगवतीचे सर्व मुनी चिंतन करतात हंसारूढ झालेली गरुढारूढ गरूरा, असलेली ऋषभवहान असलेली ऋग्वेदाचे अध्ययन करणारी अशा रूपाने तू तपस्व्यांना दिसतेस यजुर्वेदाचे पठण करून अंतरिक्षात विराजमान झालेली सामवेदांतर्गत अशी भू लोकी भ्रमण करणारी रुद्र लोकी गेलेली लोकी वास करणारी ब्रह्म लोकी ब्रह्मलोकी तूच आहे घामातून आणि अश्रूंपासून उत्पन्न झालेली अशी दहा प्रकारची दुर्ग आहे वरण्या वरदा वरिष्ठा गरिष्ठा वराहा वरारोहालगंगा संध्या सर्व भोग आणि मोक्ष देणारी मर्त्य लोक भागीरथी पाताली भोगावती अशी त्रैलोक्यात राहणारी देवी तूच आहेस भूरलोक धारण करणारी धरित्री तूच असून भुअरलोकात वायुशक्ती स्वर्ग लोकात तेजभांडार महर लोकात महासिद्धी जनलोकात जननी तपो लोकात तपस्विनी सत्यलोकात सत्यवाणी लोकी कमला लोकी आणि लोकी गायत्री तूच आहेस तू शंकराच्या अर्ध्यासनावर राहतेस अहम ओम अहत अशी तू प्रकृती आहेस साम्यावस्थारूप शबल रूपी आहेस म्हणून परा पराक्रमी परमा असे तुला म्हणतात इच्छाशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्ती तूच आहेस गंगा यमुना विपाशा सरस्वती शरयू देविका नर्मदा ऐरावती गोदावरी शतध्रु कावेरी देवलोकगा कौशिकी चंद्रभागा विस्मृत सरस्वती गंडकी तपिनी करतोया गोमती वेत्रवती या सर्व नद्या इड़ा पिंगला सुषुम्ना गांधारी हस्तजिहा पुषा अलंबुषा कुहू शंखिनी प्राणवाहिनी या नाड्या तूच आहेस हृदयातील प्राण शक्ती कंठातील स्वप्ननायिका तालुतील आधार आणि बिंदुमालिनी तूच आहेस केशमलापर्यंत व्यापणारी ज्ञानलोकात असणारी मुलाधारातील कुंडलिनी शक्ती तूच आहेस या त्रैलोक्यातील सर्व काही हे महादेवी तूच आहेस हे श्रिये हे संधे तुला नमस्कार असो असे हे स्तोत्र कीर्ती आणि पुण्य देते महापाप न करून सिद्धी देते हे स्तोत्र पठण करणाऱ्या निपुत्रिकास पुत्र होतो धन मिळते तीर्थ तप दान इत्यादींचे फल मिळते अनंत सुखभोग भोगून मोक्ष मिळतो स्तोत्रस्नाचे वेळी स्तोत्र म्हटल्यास त्याला संध्यास्नाचे फल मिळते हे भक्तीचे श्रवण करना रा पाप मुक्त हो तो संध्योगन वाक्य है अध्याय पांचवा समाप्त